नाना मुक्त अजून काय त्यांची असावी व्यापार धंदा व्यापार धंदा केला नाही कोर्ट कचऱ्यात दादांचं अर्ध कोर्ट कचे गेल अजून का, गे। का पाहिजे सांग एक वकील इथे ऐकायला था। ठाण्यावर निघाले ते दुसरे वकील भेटले त्यांना म्हणले कुठे निघाला म्हणजे मी निघालो साखर मारायला कशाला म्हणले महिनाभर त्यात ज्ञानेश्वरी आम्हाला आमच्या करता म्हणून सांगणार असं कशाला जात आहे म्हणल्या आम्ही रोज कोर्टात बघतोय त्या ज्ञानेश्वरी सांगणार कोर्ट कचरी बघणार का ज्ञानेश्वरी सांगणार कोर्ट कचेरीत येणारा माणूस ज्ञानेश्वरी सांगून सांगून काय तुम्हाला सांगणार हा म्हणलं हो तेच तर बघायला चाललो एकदा गंमत म्हणून काय सांगतायना खरोखरीत काय सांगायला येणार आहे माझं कसंच मत आहे त्याच्याकरताच निघालय आता असं करा म्हणजे आम्ही हे सगळं ऐकून आहे तुम्ही आता प्रत्यक्ष निघालात आहे आल्यावर आम्हाला सांगा बरं का सगळं म्हणजे आम्हाला काय वस्तुस्थिती आहे ती कळेल म्हणजे आम्हाला बोलता येईल पुन्हा चांगलं ठेव ते आले दादा सांगितलं दादा म्हणले वा हुशार आहे तिथे काही तुमचा प्रतिबंध निवृत्त झाला चांगले म्हणले आता पुन्हा तुम्हाला तो अडवणार नाही सारांश तेही दादांच्या जवळ तात्या ह्या कशात येण आता कोणाला मोठं म्हणायचं लौकिका त्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याचा पूर्ण परित्याग केलेले तात्या सगळ्या गोष्टी असलेले दादा कोण श्रेष्ठ ठरवायचे ते तुम्ही ठरवाय मी काही ठरवित नाही मला एवढंच माहिती आहे की जो बोध दादांच्या हृदयात नांदवत होता तो बोध संक्रमित होऊन तात्यांच्या हृदयात नांदवत होता ह्याच एक वाक्याचा होती एवढंच मला माहिती आहे मला काय माहिती कोणाला शंका आल्या असली तर ह्याच निवृत्त करेल मी हीच उदाहरणं का घेतली मला अशी शेकडो उदाहरणं ज्ञात आहे पण सगळी ज्ञात असलेली कानोकाने असलेली ऐकवाच असलेली वाचून मिळवलेली माहिती अनुभूती नाही त्याच्या मागे प्रयोग नाही प्रक्रिया नाही ह्याच्यामध्ये अनुभूतीचा कष्टाचा प्रश्न नाही उदाहरण आहे आपल्या घरच्या घरची होणार आहे कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू देतात की आपल्या गुरुची निंदा करतात म्हणू दे नाही स्तुती करतात म्हणून त्याला जे म्हणायचं असेल ते त्याला म्हणू देत असं उदाहरण दिले मुद्दामे काय हरकत काय त्याच्यामध्ये आपल्याला जर एवढं समजलंय कि आत्मा अद्वितीय फक्त आपल्या अक्रियेमध्ये आपण वागताना मात्र आत्मा अद्वितीय अक्रिय व्यापाराचे गाडे होतो का आपाडे परी अक्रियेचे न मो पाऊलकडे फक्त ते आपल्याला लागू आहे ते दादाना तात्यांना लागू नाही काय दादाचा व्यापार जास्त झाला म्हणून त्यांना लागू नाही किंवा चा मात्र अजिबात नव्हता त्यांना मात्र लागू आहे किंवा त्यांना लागू आहे ताक्यांना लागू नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला असं होऊ शकत नाही आपल्याला एवढं सांगायचं हे सगळं बरोबर अगदी जसं तसंच ध्याना ठेवलं पाहिजे समन्वय समजून घ्यायचं म्हणजे काय समजून घ्यायचं हेच समजून घ्यायचं समन्वयामध्ये कि शब्दाला अविषय आहे असं शब्दानेच सांगायला हे द्वैती लोकांना सांगता येत मी असं उदाहरण दिले की शब्द याचा उच्चारण करण्याकरता शब्दाचीच आवश्यकता आहे पेंगायचे ते शब्दाची त्याला आवश्यकता आहे द्वैताने उच्चारता येत नाही म्हणून आम्हाला उच्चारता येते म्हणतात ना तर क्रियाकिरणच आहे अद्वैती भक्ती आहे अनुभवाची जोगेनो हो काय द्वैती भक्तीचं वर्णन करतायत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचं जे वर्णन केले ते अतिशय महत्वाचं सगळ्यांच्या भक्तीचं आहे द्वैताचा अंगीकार करूनश्वर महाराज सांगतात हे अदवैताच्या बैठकीवर हे घडलं पाहिजे जरी द्वैताचा अंगीकार करावा लागत असला तरी कल्पित द्वैताचा अंगीकार आहे वस्तुस्थितीने द्वैताचा अंगीकार महाराजांनी केलेला नाही हीच गोष्ट आचार्यांची पण आहे ही गोष्ट आपण माझे सांगितली कशासाठी मी आपल्याला सांगितलं की एवढा सगळा वाढ विस्तार ज्ञानेश्वर माउली म्हणते आरंभापासून एकच मी केला शब्दाला हे तो अविषय स्वरूपाचा आहे असं मी आपल्याला सांगितलं पण तो शब्दाला अविषय आहे असं तरी शब्दद्वाराच मी आपल्याला प्रतिपादन केलेलं आहे अद्वैत सांगे जे द्वैत घेते हीच गोष्ट शेवटी खरी आहे आणि यापेक्षा माझ माझ्या गुरु संप्रदायातलं गुरु संप्रदाय लब्ध असलेलं संवित रहस्य म्हणून दुसरं काही हे संवित रहस्य आहे की एकमेव अद्वितीय ज्ञातृज्ञ या विहीन नुसधेचे जे परमात्मा आहे सर्व प्रमाण अविषय स्वरूपाचा आहे स्वयंप्रकाश आहे एवढाच सिद्धांत मी आता आतापर्यंत आरंभापासून सांगितलेला आहे समजा मी हे संविध रहस्य नऊ प्रकरणाच्या द्वारे वर्णिलं नसत तर ते आसिद्ध झाला असत काय नाही मी हे वर्णन करण्यापूर्वी हा ग्रंथ निर् निर्माण करण्यापूर्वी माझ्या वर्णनाने ही गोष्ट सिद्ध झाली असं आपण समजू नका मी हा ग्रंथ निर्माण करण्यापूर्वी माझे प्रतिपादन होण्याच्या पूर्वी ते जस आहे तसच आहे असं ती असे जेवण की त्य आहे अगदी तसा त्या तसा सिद्धांत आहे माझ्या म्हणण्याने तो विशेष झाला असं आपण मात्र समजू नका एक संविध रहस्य जे आहे ते आपल्या पुढे मी प्रतिपादन केलं पूर्वसिद्ध असलेलं मी तुम्हाला प्रतिपादन केलं मी नुसतं सांगितलं शब्दाच्या द्वारे ते आविष्कृत केलं एवढा त्याचा अर्थ आहे किंवा ज्ञातृयाविन नुसधेचे जे ज्ञान ते अनाआधिकाला पासून आतापर्यंत जसं तसं आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जगात दुसरं कोणीही नाही एकमेवा द्वितीय स्वगत सजाय विजया म्हणून म्हणतात दुसरं काही नाही त्याच कारण सत्य एकच असू शकत एकच असू शकत त्याच्यामध्ये दोन कधी निर्माण होऊ शकत नाही त्याच्यात दुसरं सिद्ध होणं म्हणजे ते अंतिम सत्य कसलं म्हणून अंतिम सत्याचं मी आपल्या वर्णन केलं ते एकमेव स्वरूपाचं आहे ते नित्यसिद्ध स्वरूपाचं आहे असा सिद्धांत मी आरंभापासून इथपर्यंत तुम्हाला प्रतिपादन केलंय हा सिद्धांत सहज स्वरूपाचा आहे म्हणजे हे स्वाभाविक तत्व प्रतिपादन केलेलं आहे हे असभाविक आगंतुक असं मी तत्व तुम्हाला काही सांगितलेलं नाही स्वाभाविक असलेलं स्वतसिद्ध असलेलं स्वयंप्रकाश असलेलं जे तत्व अकृत्रिम स्वरूपाचं जे तत्व ते मी तुम्हाला प्रतिपादन के केलंय अकृत्रिम तुम्हल शब्दाचा अर्थ न घडवलेला असा त्याचा अर्थ तर होतोच न केलेला असा तर अर्थ होतोच तोही अर्थ लक्षात ठेवायचा आत्मा कोणी केलेला नाही म्हणून तो अकृत्रिम स्वरूपाचा आहे हे जितक बरोबर आहे त्याबरोबरच आत्मा कृती साध्यसिद्ध आहे असं तुम्ही निश्चयानं समजावं निश्चयाने आपण लक्षात घ्यावं असाही त्याचा अर्थ क्रिया नाही याचही नाव अकृत्रिम असा त्याचा अर्थ आत्मा अकृत्रिम स्वरूपाचा आहे स्वरूपात हे निश्चयानं आपण होऊन आपल्या मोहिमेमध्ये शोभणार आहे माझ्या तुमच्या कोणाच्याही म्हणण्यावर ते अवलंबून नाही ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सोडित नाही धनात ठेवा ते आपल्या स्वतःला घेऊन बोलते कि माझ्या या ग्रंथ निर्मितीच्या पूर्वीपासून ग्रंथ निर्माण होते वेळी व ग्रंथ परिसमाप्त झाल्यानंतरही ते स्वयंसिद्ध आहे अकृत्रिम आहे मग ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाने जर तो सिद्धांत उत्पन्न होत नाही वा नवनिर्माण म्हणून घडत नाही दुसऱ्या काय करायचं ते सहजच बाधित झाले सहजच बाधित झाले सगळ्यांचे शब्द माऊली म्हणते माझ्या सुद्धा शब्दाने निर्माण झाल्या असं तुम्ही समजू नका हे स्वयंसिद्ध आहे हे अकृत्रिम आहे त्याला कुणी केलेलं नाही आणि कृतीने ते साध्य होणार नाही त्यावेळी कोणी केलेलं नाही न तस्य कार्य करण्याची विद्यते हे तितक खरंय तितकेने साध्य होणार ते आवश्यकता नाही अगदी त्याच्या परिचयाच्या शब्दात बोलायचं ते प्रत्येकाचं स्वरूप आहे ते आता कृतीने साध्य करून घ्यायचं काय करणार ना ते नित्य प्राप्त आहे नित्य प्राप्तची आता तुम्ही कृतीने काय प्राप्ती करून घेणार फार अप्राप्तीचा झालेला भ्र कदाचित झाला असं पत्कर तर निवृत्त होईल असल्या कारणाने त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कोणाचाही संबंध नाही माउलीने ही गोष्ट मागे आपल्याला सांगितले की आत्मा स्वयंप्रकाश आहे चढे ना तुटे नायता असत क्या कारण परिपूर्ण स्वरूपामध्ये एकच वाक्य सांगतो परिपूर्ण स्वरूपामध्ये चढे तुटे या शब्दाने संकोच विकासाचा अभाव सांगेल तो तिथे आपण सांगितलं हा आयका आहे म्हणजे स्वतः सिद्ध आहे असं सची असे म्हणजे दुसऱ्याच्या अस्तित्वाने हा अस्तित्व सत्तावान होणारा नाही दुसऱ्याच्या प्रकाशाने हा प्रकाशित होणारा नाही कुणाच्या आनंदाने हा आनंदी होणारा नाही किंतु सच्चिदानंदा दुये स्वरूपाने तो स्वतःच आहे या ओबीत हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला नवा विशेष अगर नवा शोध म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काही सांगत नाही ते म्हणतात हा माझा नवा शोध नव्हे मी सांगितलेले हे निर्माण नवे हे स्वयंसिद्ध असलेल्या वस्तूच मी फक्त कथन केलं बाकी फार यात काय आपण गांगरून जाण्याचं किंवा गुंतण्याचं कारण नाही असं महाराज आपल्याला आपण होऊन बजावतायत सुचवतायत दृश्यपणे दिसो का द्रष्टा होऊनी असो हा बाजूनी असुईतो नाहीये स्वच्छ महाराज प्रतितीची संगती जरी पाहिजे असेल तरी सुद्धा महाराजांनी त्याचा खुलासा तिथे दिला की हा दृश्यपणाने दिसो दृष्टीपणाने असो हा वाचून या ते सो नाही येते किंवा स्वय दर्शनाची या सवा आघवाची जा पावा परी निजात्म भावा न मोडत आहे ही।, ही गोष्ट माझी पहिल्या प्रकरणापासून रूपाने दिसो द्रष्टा होऊन असो त्या स्वरूपामध्ये चढ नाही उदार नाही कारण ती वस्तू परिपूर्ण असल्यामुळे तिला संकोच विकास नाही तिला कोणी करीत नाही कृतीने ती साध्य होण्यासारखी नाही ती स्वभाव सिद्ध आहे ते प्रत्येकाचं स्वरूप आहे ते नित्य निरंतर राहणारं स्वरूप आहे त्याविषयी कोणत्याही बाबत शंका घेण्याचं कारण उलट त्याच्यापेक्षा आता अतिशय नाही ती कोणाच्या अपेक्षा नाही तिच्या पेक्षा कोणी अतिशय नाही ना ती अतिशय हो यशमास हा निरतिशय अशा स्वरूपाची ती वस्तू निरतिशय स्वरूपाची आहे निरतिशय सुख स्वरूपाची आहे आणि ती कोणापेक्षा नाही आहे क्षा असल्यामुळे भाव विवर्जित आहे जेवढे काही तुमच्या डोक्यात सापेक्ष भाव असतील असोत मानसिक क्रियेतले असोत अगर आचार क्षेत्रातले असो सर्व सापेक्ष भाव सदा तिथे संपुष्टात येतात तो आत्मा आहे आणि म्हणून तो कोणापेक्षा मोठा असं विचारायचं नाही आणि त्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही असं ते स्वरूप असल्या कारणाने ते नित्यसिद्ध स्वरूपात आहे हेच माझ आरंभापासून एक वेळी सांगितलेलं संवित रहस्य संवित म्हणजे ज्ञान रहस्य ज्ञानाची गुढता ज्ञानाची गुप्तता महाराज सांगतात की मी सांगितलेले गुप्त गुढ म्हणून ज्याला म्हणतात ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला निवृत्तीने ते धले माझ्या हाती माझ्या निवृत्तीरायाने ज्ञान गुढ असलेलं किंवा अत्यंत गुढ व जे ज्ञानगम्य आहे अर्थात मोक्ष ज्ञाने मोक्ष घडे परी निमाले मोक्ष मिळणार आहे पण ते ज्ञान निवृत्त होण्यानी सांगितले तीच गोष्ट ज्ञानेश्वर की आत्मा स्वरूपाचा असल्या कारणाने दर्शन या त्रिपुटी होऊन विवर्जित असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या संविध स्वरूपाच्या ठिकाणी कसलाही विशेष नाही तो आमच्या बोलण्याने विशेष निर्माण होण्याजोगा विशेष नाही हे माझं नव निर्माण नाही हा माझा नवा शोध नाही असलेल्या गोष्टीचं मी तुम्हाला कथन केलं एवढी गोष्ट फार ना जास्त बोलायचे हे सुद्धा बोलले पाहिजे राहण्यासाठी महाराज आपल्याला सांगतायत कि मी तुम्हाला काही नवीन माणसाला काय वाटतं हे मी नवीन सांगितले वाटलं म्हटलं म्हणजे लोकांना मोठं वाटत वाईतरी नवीन आहे काय लोक ऐकणारे सुद्धा म्हणतात काय आम्हाला काय आम्ही ऐकायला गेलो पण नवीन काही सांगितलं नाही नवीन नह काय तुझं सांगणार ते नवीन सांगितलं किती दिवस आहे ना मग ते नाहीच विधान म्हणजे का नवीन आहे नवीन ह्या शब्दाचा अर्थ त्याच्या शब्दाने नवनिर्माण जन्माला आले मग ते मरेल नक्की बारश झाले ना बारावा झाल्याशिवाय कसं रे ते होणार <laughs> दे आपल्या संप्रदायामध्ये साधू संतांनी कुठेही असं लिहिलं नाही की आम्ही हा संप्रदाय निर्माण केला आपल्या संप्रदायाला कोणाही साधूचं नाव नाही आपल्या संप्रदायाला नाव आपल्या संप्रदायाच नाव आहे वैदिक तो आहे अनादि म्हणून आपला संप्रदाय अनादि आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जर असं लिहिलं असतं आत्ताची तुटपुंजी माणसं अगदी मराठीत बोलायचं म्हणजे झटकी माणसं ती नाव देऊ दिवु। देऊन आपला संप्रदाय चालू करतात त्याला रंगरूप अंश ता तरी येत एवढ्या संत सम्राटाने आपल्या संप्रदायाला आपल्याला नाव दिलं असत तर खरोखरी नक्कीच हा संप्रदाय चालला असता त्याच्यात आत्ता जितका चालला असाच चालला असता असं माझं प्रामाणिक मत आहे तरी पण या महापुरुषाने लिहून ठेवलंय मी का तुम्हाला सांगत नाही माझं काही नाही वेद मार्गे मुने गेले त्याशी मार्गे चाले माझ्या बदलच काही अरे एक नामाचा उपदेश पण तोही सांगते वेळी महाराज विसरले नाहीत वेदाला महाराज म्हणतात असोनी संसारी जे वे वेग करी वेद शास्त्रारी बाह्यात मी तुम्हाला नामाचा उपदेश करतो म्हणजे नामभक्ती ही माझ्या पदरची नाही नामभक्ती सुद्धा वैदिक स्वरूपाची आहे असं महाराजांना त्यामध्ये सुचवायचं आहे वेद प्रतिपाद्या या म्हणण्यामध्ये मी वैदिक आहे असं सुचवायचं आहे महाराजांना प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट महाराजांनी प्रतिपादन केली आहे तिथे सुद्धा जगासकी वस्तू प्रभाव सांगते वेळी महाराज विसरले नाही म्हणतात मी हा सिद्धांत तुम्हाला सांगतो माझ्या पदरचा नव्हे हा सिद्धांत सुद्धा वेदाच्या मनोगताला धरून आहे सत्यभाचा मिदम ऐका सर्व मिदम हा ऐका श्रुती काय वायसा ढेकरू दे ती असा सवाल विचारून खडा सवाल विचारून मौली आपल्याला सांगते की मी जे तुम्हाला सांगितलं सूचित करतात कि ते वेदाला धरून हे मी प्रतिपादन केले माझ्या पदर त्या श्रुतीचा जो अर्थ असेल अर्थ जगा असं की वस्तू या माझ्या म्हणण्याचा अर्थ किंवा हा अर्थ त्याचा अनुवाद आहे किंवा या अर्थात ज्ञात ज्ञानीपुरुषाला जाणकार आला त्या श्रुतीची प्रतिध्वनी ऐकायला येतात म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केले ते जसच्या तसं प्रतिपादन केल्यामुळं माणसाला एक हव्यास आहे की नवीन सांगितलं माझा शोध आहे आतापर्यंत कोणी सांगितलेलं नाही म्हणून मी हे केलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी जे हे आरंभापासून सांगितले त्यात नवीन काही निर्माण झालं नाही पूर्वी जे होत मी सांगताना जे होतं ते आता ग्रंथ संपल्यानंतर सुद्धा तसं का माझ्या बोलण्याने त्या त्यात काही निर्माण झालं नाही आत्मा माझ्या प्रतिपादनापूर्वी प्रतिपादन करीत असताना व आता प्रतिपादन माझ सगळं संपल्यानंतर संग, असे हाच सिद्धांत आहे हाच त्यातला विशेष हे आहे संवित रहस्य संवित रहस्य किंवा श्री गुरूंच असंवर्य स्वतंत्र स्वरूपाचं जे अवधार्य आहे ते हे आहे नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्यनिवृत्ताची निवृत्ती हे त्यांचं ऐश्वर्या यात काय ऐश्वरी हे अवलंब्य सांगितल्याप्रमाणे नित्य निवृत्त आहे पण निवृत्तीचा नित्य निवृत्तीचा आपला निर्धार नाही नित्य प्राप्त आहे पण नित्य प्राप्तीचा आपला निर्धार नाही तो निर्धार फक्त त्यांच्याकर्वी होतो एवढाच विशेष घ्यायचं असेल तर कि काही विशेष असेल तर सांगा असं जर आपल्याला हवं असेल तर सांगायचं नाही तर हे सुद्धा सांगण्याची आवश्यकता नाही इतकं ते स्वरूपाने नित्यसिद्ध स्वरूपाच आहे ज्ञानेश्वर माउली म्हणते अशा प्रकारचं अ स्वरूपाचं चैतन्य आहे चैतन लच्चित आनंदाज ही पद सुधा विषय करूँ वाच्यवृत्ती लक्षणावृत्ति तुम्हारा संगू शकत नहीं तुम्हें उपलक्षण फारा उपलक्षण माला कहीं संगता ये नहीं अशा प्रकार स्वतः सिद्ध स्वरूप नित्य सिद्ध स्वरूप है स्वाभाविक स्वरूप स्वयं सिद्ध स्वरूप सिद्ध सहज सिद्ध मना अनाजी सहज ते गा मी विश्वबीज मौली स्वतः म्हणते की देव स्वतः म्हणतो अर्थात मौलीने देवाच्या मुखात उभे घेतले देवाला आता नाकारता येणार नाही की या संपूर्ण जगता था, आधेश्था था, मी स्वतः सिद्ध सहज आण मग सहज सिद्ध म्हणा स्वतः सिद्ध आहे सहजसिद्ध अशी वस्तू आहे की जी ज्ञातृयाविन आहे ती सजला धरून मौली पुढे सोडून बोलतील आता या प्रक्रिया काय सांगतात या उभीवरून काय तुम्ही त्या शब्दांचा अर्थ करणार हाच तुम्हाला अर्थ केला पाहिजे सततच अर्थ आहे आम्ही सुद्धा आमच्या पदार्थ आम्ही सांगतो म्हणून तुम्ही ऐका असं आमचं म्हणणं अनेक शब्दांनी आता वाढ विस्तार केला असताना आपल्या ध्यानी येण्यासारखा असल्या हाच अर्थ उचित आहे असं आमचं नेहमी प्रामाणिक असतो धरण आपल्या विषयी निर्माण झालं म्हणून काय आपल्या विषयी निर्माण झाले तरी तो तो खरं सांग औ किती त्या धर्मराजाचं वैशिष्ट्य असं आहे कि त्या शत्रु पक्षात असलेले आचार्य त्यांना असं वाटलं आपला मुलगा वारला की कोणाला विचारावना ते जरी मी त्याच्या पक्षात असलो तर त्याला काही खरं सांगता येणार कोणालाही विचारून सांगता येणार धर्मराजे असे आहेत की ज्यांना मी विचारायला गेला असताना शत्रू जरी त्याला आला तरी त्याला ते, ते खरं किती किती सत्यतेची खात्रीची तुम्ही लक्षात ठेवा सत्यता किती छेत्ररहित आहे इतकी सत्यता छेत्ररहित आहे त्यांची कि शत्रू पक्षाचा अंगीकार करणाऱ्या आचार्यांनाही असं वाट कि आपण आणि जाऊन धर्माला विचाराव म्हणजे तो खरं सांगा अगदी त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर माउली अत्यंत प्रामाणिकपणे सांगते की माझं जे निरोपण आहे माझ्याही निरोपणाबद्दल मी तुम्हाला सांगून ठेवतो मला हे तुम्हाला वर्म मला जर सांगता ते मला समज का नाही भाऊरी <laughs> काय म्हणते तुम्हाला जर मला एवढं वर्म सांगता येत मला हे समजलं आहे का नाही समजलंय मग मी वाङमय कृती केली त्याची काय समाधान त्याचं काय समाधान सांगितलं तुम्ही त्याचं समाधान असाय जाणूनच माझ्या वैखरी वाणीनं नुसतं मौन नाही केलं आता मौनाचं मौन केलं माझ्या वाणीने मौनाचं मौन केलंय इतकच नव्हे तर मी केलेला हा वाघ व्यापार म्हणजे पाण्यावर मत्स्य चित्र काढल्यासारखा आहे म्हणजे माझा हा जो वैखरीचा व्यापार आहे माझी जी वैखरी आहे या वैखरीच्या मौनाचं मौन मी साधलेलं आहे मौनाचंही मौना मौन साधले म्हणजे काय माझी ही वैखरी वाणी आत्मस्वरूप आला वर्णन करू शकत नाही म्हणून मी आता मौन धारण केलं अशा प्रकारची जी कल्पना ती संपल्या याच नाव मौनाचं शब्दाला वाणीला परमात्मा विषय होत नाही म्हणून मी मौन धारण केलं अशी जी कल्पना ती कल्पना सदाची संपुष्टात आली याचं आता मौनाचं मौन मौन म्हणजे काय मौन म्हणजे मी बोलायचं नाही ठरवलं म्हणले का बोलायचं नाही परमात्मा विषय होत नाही म्हणले कळला आम्हाला आता परेही परत हे बोलवणे कोणतले वैखरी कैतेने सांगे असं समजल्यामुळं आम्ही आता मौन धारण केलंय पण ही कल्पना आहे ना तुला जी मी बोलत नाही मी मौन धारण केलेला आहे मौन शब्दाला देव विषय होत नाही तो पक्का घरारी आहे फार झालाय तो कुठे सापडतच नाही भूमिगत आहे <laughs> तो भूमिगत होऊन बसलाय पक्का भूमिगत बसला असल्या का, बस कारण कोणत्या प्रमाणाला पत्ता लागत नाही संपूर्ण हेर खातं वाप वा, पसरवलं तर कोणाच्याही हाताला तो हाता लागत ला नाही प्रत्येकाच्या हातावर चोरी देऊन निघून जातो आश्चर्य कसा काय कुठे देव जडून आहे सर्वत्र पण जडून बस जो सर्वत्र आहे तो जडवून बसलाय मोठी अवघड गोष्ट आहे की नाही काही गोष्टी उघड समोर ठेवाव्यात आणि कोणाचं त्याच्याकडे लक्ष जाऊ नये तसा हा प्रकार झालेला आहे काय कोणाचं लक्ष त्याच्याकडे जाऊ नये आपण कुठेतरी लोक ठेवतो माणसं नेमकं तिथे जणू शकतात वस्तू उघड्यावर ठेवली कोणी हात लावित नाही त्याला <laughs> काय कोणी त्याला हात लावित नाही काय कम परिपूर्ण आहे म्हणे ठोस भरीवाय म्हणे म्हणे सापडत नाही कोणाला कोणत्याही प्रमाणाला म्हणे सापडत नाही पक्का फरारी पक्का असंवेद्य पक्का अविषय हो मौलीचा हा एक शब्द आहे बघा सगळ्यात स्वसंवेद्या एवढा एक शब्द मनुष्याला जर समजला तर मौलीचं सगळं वाङ्मय समजलं असा त्याचा एकच शब्द असा भारदत्त वापरलाय ते जे वापरलाय गंभीर धीर वापरलाय समुद्रा हुनी सखोल अर्थभरीत असा शब्द वापरलाय की ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण वाङमय एकीकडे आणि स्वसंवेद्या पद एकीकडे तुलना बरोबर सगळ्या एका उभी मध्ये निवृत्त होतात असं ते पद आहे परिपूर्ण स्वसंवेद्य परमात्मानतात म्हणून म्हणतो की असा स्वसंवेद आहे पक्का फरारी अविषयी असं मी मौन धारण केलं कल्पना आहे ना मी मौन धारण केले म्हणायचे माझून मौन आहे मौनाचं मौन नाही मौनन म्हणजे शब्दाचा परित्याग करण हा मौन आहे आणि मी परित्याग केला याचही स्मरण नसणं हे मौनाचं मौन आहे ना हे ना त्याच्यामुळे टाकलं तेही टाक मन धरलं हे वाटतंय ना अजून मग ते पण टाकलं तुमच्या या संन्यास परिभाषेत सम्यक न्यास त्याला म्हटलं मी म्हणाले आता सम्यक न्यास केलाय जाणीव आहे ना वा मी सम्यक न्यास केलाय जाणीव आवडला मग अजून अवकाळ संन्यास व्हायला अरे असे पुष्कळ संन्यास घेतील मग कधी संकल्पाचा न्यास संकल्पाचा न्यास कशा संकल्पाचा न्यास अन्य संकल्पाचा तर न्यास करशीलच पण मी सर्व संकल्पाचा न्यास केलाय अशी कल्पना आहे ना अजून ती पण टाकून द्या निर्वृत्ती करता नाव मौन आहे मौनाचं म्हणून महाराज म्हणतात मी वैवाग केलेला आहे मी आता मौन धारण केलेला आहे या कल्पनेचा म्हणजे ही कल्पना ही सदाची असताच गेली आता माझी ती वाणी त्या परमेश्वराला विषय करू शकत नाही हे वेगळं सांगण्याचं कारण नाही किंबहुना माझ्या वाणीनं सगळ्याचा परित्याग केला मौनाच ही मी मौन धारण केलं मौन धारण केलं ही कल्पनाही असताच गेली म्हणजे तरी काय झालं परापशंती मध्यम आणि वैखरी ह्या सर्वच्या सर्व वाणी स्वस्वरूपाला पावल्या स्वस्वरूपामध्ये सदा लीन झाल्या कारण अन्यांची व्यावृत्ती करून हे शब्दही अध्यस्त असल्या कारणाने अधिष्ठान ब्रह्मरूप होतात हे धना ठेव मौनाचं मौन होणं म्हणजे ही कल्पना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन होणं वृत्ती ही अधिष्ठान रूप होण हा त्याचा अधिष्ठाना व्यतिरिक्त आहे तर त्या अधिष्ठान रूप न होईल तर काय होईल असत ठरणं म्हणजेच अधिष्ठान रूप होणं असतपेक्षा हे महत्वाचं धना ठेवण असं ठरण्यापेक्षा हे महत्वाचं असं ठरणं म्हणजे ती होती आणि तिला असत असत नाही अधिष्ठान रूप झाल्या अधिष्ठान मात्रावशेषकू बाधक आहे या पद्धतीने बाधाचं चिंतन करायचं बाध म्हणजे असत या चिंतन करायचं नाही आता कारण आता आपण व्यापक अन्वय चिंतना मध्ये हे चिंतन पूर्वी होत होऊन गेले आपलं ते चिंतन आता आपलं चिंतन त्याच्या पुढचं करायचं आहे भासमानम येत मिथ्यात असत असं पण आता चिंतन करायचं नाही भासमानम यथ्या अधिष्ठान रूप मिठ्ठा पदार्थचं द्रष्टायव उपादान करणं मग दुसरा पदार्थ कुठे दुर्मात्र स्थिती असा त्या जागवायचं आपल्याला स्थितीशिवाय दुसरं काही नाही बाज म्हणजे काय अधिष्ठान मात्रावशेष हेच मुख्य वादाचं लक्षण वाद वाद म्हणजे अजून निष्ठ्यात्मनिष्ठ सुद्धा कमी आहे कारण मौलीच हे वर्णन चाललंय हाय आता पूर्व पक्षातला भाग झालाय जेव्हा हा सुद्धा आता पूर्व पक्षातला भाग झाला अधिष्ठान मात्र बोलायचं नाही कशाचा वाद करतात अधिष्ठान खाली वाचपत सगळ्याचं आपल्या वाटत महाराज म्हणतात आता ते सर्व अधिष्ठान रूप बनलेले असा अर्थ का मी करतोय मौलीने केला म्हणून मी करतो मी तुम्हाला सांगतो असत नाही या सांगतो हा अर्थ केलाय कशावरून त्याचा सांगतो पुढे आपली बैठक पूर्ण शंका समाधान झाल्याशिवाय मडायची नाही कशावरून तुम्ही सांगता महाराज असं सांगतात दृष्टांत कसा दिलाय माझ्या या सर्व वाणी अधिष्ठान रूप झाल्या म्हणजे काय झालं ज्याप्रमाणे जलाव मत्स्य चित्र काढले मत्स्याची त्या जलतरंगावर एखाद्या प्रतिती झाली असं लक्षात घ्या तुम्हाला त्याच्यापुढे कि त्याला म्हणा किंवा मत्स्याच्या आकाराकार तरंगांची त्याला प्रतिती झाली आता या प्रतितीमध्ये महाराज म्हणतात त्या प्रतितीमध्ये ते मत्स्याचं रूप ती प्रती ती केवळ जलरूप आहे का जलाहून व्यतिरिक्त आता ती तर जलस्वरूप आहे त्याप्रमाणे माझी ही वैखरी वाणीवर काढावं मत्स्याचं आत्मस्वरूपावर सिद्ध वस्तूचा अनुवाद करून आत्मस्वरूपावर आत्मस्वरूपाचं चित्र काढण्या आत्मस्वरूपावर आत्मस्वरूपाचं चित्र काढलं तर शब्दचित्र लक्षात ठेवा हे चित्र म्हणजे कुंचला घेऊन फिरवलेले चित्र नव्हे शब्दचित्र औ कीर्तनकार प्रवचनकार असं चित्र निर्माण करू शकतात शब्दचित्र एक कोणी कीर्तनकार त्या सयाजीराव गायकवाडांचे तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर आख्यान लावलं महाराजांच्या कीर्तनाचं शिवाजी महाराजांचं आणि ते कीर्तन होतं सगळ्या सैनिकांच्या साठी <laughs> सगळे सैनिक सयाजीरावांनी बोलावले होते त्यांच्या समोर एक कीर्तन झालं त्यांनी सांगितलं की शब्दचित्र आणि भावपूर्ण कीर्तन करतात म्हणजे काय ते म्हणलं मला ऐकायचे कीर्तन कार मी नाव विसरलं त्यांचं भोवाने सांगितलं नाव पण मी विसरलं ते कीर्तन करायला लागलं त्यांनी सांगितलं तू काय वर्णन केलं शिवाजी महाराज असे कीर्तनामध्ये मग होते तुकाराम महाराज कीर्तन करीत होते देही तिही भोग ही अवस्था तुकाराम महाराजांनी प्राप्त झाली होती शिवाजी महाराजांनी प्राप्त झाली होती पण त्या मुसलमाना काय त्याचा द्वेष निर्माण झाला कोणाच एकदम सैन्याने घरा घातला आता शिवाजी महाराजांना मारणार अशी स्थिती निर्माण होती कुठे म्हणले आण सगळे तलवारी वाजत होते सगळ्यांनी तलवारी उपासल्याने उभी राहिले की ते कीर्तनकार म्हणले थांबा थांबा म्हणले कीर्तन चाललंय इथे कोणी नाही आज मी इथे तुकाराम महाराज नाही इथे शिवाजी महाराज नाही इथे मी आहे आणि तुम्ही सैनिक आहे पुढे रोग आहे कोण बसले म्हणले म्हणजे <laughs> कसं चित्र निर्माण केला कशा त्या लोकांच्या भावना करा कीर्तनाची गंमत आहे आमचे बोआ कीर्तन करीत असत तर सोनोपंत मामा म्हणाले शेवटी बुवा म्हणले कीर्तन आटोपा आम्ही माझ्या साऱ्या आयुष्यात कोणाच्याही कर्तनात असलो नाही दोघांच्या कीर्तनात माझ्या गुरुंच्या कीर्तनात असलो नाही तुम्ही तुमच्या कीर्तनात पोट दुखायला लागल म्हणजे असं काय कीर्तन केलं असेल ते बघा आणि सगळ्या मेडिकल कॉलेजच्या पोरांच्या पुढे म्हणजे जी टारगट पोरायच लागली काय <laughs> अशा पोरांच्या पुढे हे कीर्तन केलं ते पोरं लोळायला लागली पोर दुखून <laughs> लोक म्हणायला लागले हा बोवा काय बघते कुठं चौक टेरडा मी माझा शब्द न बोनचा शब्द नाही तर त्यांचा अपमान व्हायचा ते म्हणले असे अशी लोळवली म्हणले पोरं काही विचारतोय अशी लोळवली की ते विचारताच नाही बोवांचं बोललं मी तरी काय करू अरे एखाद्याची कला ज्ञानेश्वर माऊली म्हणते मी आत्मस्वरूपाच सिद्ध वस्तूच सिद्ध वस्तूवर काढलेलं हे त्याचं शब्द चित्र आणि ते कसलं चित्र आहे पाण्यावर मत्स्याच चित्र काढावं आपलं चित्र हे चित्र माझ बोलणं हे आत्मरूप असं असं महाराज माझं बोलणंही आत्म्याहून व्यतिरिक्त वेगळं नाहीये माझं हे बोलणं आत्मस्वरूप आहे तर माझी वैखरी वाणी ही आता आत्मरूपाने विराजमान नाही मौनाचं मौन धारण केलं म्हणजे काय केलं माझी वाणी माझी अंतरकरणाची कल्पना मौन धारण केलं ही कल्पना ही सगळीच्या सगळी आत्मरूपाला आता पावली मग मी सर्वत्र सच्चे आनंद एक स्वतः सिद्ध होलरूपाने जस ते मत्स्याचं चित्र शोभाव, ते चित्र काढलेलं गेलं कुठं माझी ही बडबड केलेली एकंदर वाङ्मय कृती आता काय झाली आता आत्मरुख वाचारंभण हे सुद्धा म्हणणं माझं वाचारंभण आहे पाण्यावर माशाच काढलेलं चित्र तो केलेला प्रयत्न त्याप्रमाणे माझ्या या वाङ्मय कृतीचा येत जाणावा असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं माझा येत असा जाणव असा चित्र ज्याप्रमा स्वरूप है व्यतिरिक्त जस वेगल नहीं तो्रमा हा वमय कृति का यत्न जानावा इतक नवे तो पार का चित्र न का मजे बोलण मी अक्षर संपदा माझी ही ग्रंथ संपदा माझी ही वाङमय कृती माझी ही दिसायला बहिरंग चिरंजीव अक्षरकृती, ही अक्षरकृती लिहिली तरी न लिहिल्यासारखीच आहे असं समजा आणि मानायची ठरली तर परिपूर्ण आनंद अद्वय स्वरूपाच्या डोहा मध्ये विष्णू म्हणून ही कोणती स्थिती उदयासच आली नाही तर मग त्याचा लोभ झाला असं तरी असं तस तर म्हणता येईल आपणची खेळी आपणा माझी आपण आपल्या मध्ये ते खेळत आहे स्वरूप स्थिती ही असताची आयती असे याचा विसर पडू देऊ नका ही जी आत्मवस्तू आहे मी जरी हे बोललो तरी हे बोलणं न बोलणं स्वरूप आहे पाण्यावर काढलेल्या माशाच्या चित्रासारखा आहे माझी वाणी माझी वाङ्मय कृती ही आता आत्मरूपाने विराजमान झालेली आहे ती अधिष्ठान रूपतेला पावलेली आहे तरीही असताची आयता असे हा सिद्धांत आपण विसरू नका हा सिद्धांत मला याही ओबीच्या द्वारे प्रतिपादन करायचं असल्या आत्मा नित्य सिद्ध आहे हीच गोष्ट खरी आहे वा आणि आम्ही पूर्ण स्थितीला प्राप्त होलो सर्वत्र आमची व्याप्ती झाली म्हणून कोणाच्या अपेक्षेने आम्ही लोकलो नाही आणि प्रगटलोही नाही आपणच आपले निरूपण आपल्याला काय विकायचे आहे आपणच आपलं निरूपण काय विकायचं आहे मग स्वस्त बसल्याने हानी होते म्हणाले मग स्वस्त आत्मस्वरूप फार हरपलं जाईल हानी होईल मुळीच होणार नाही ित्य सिद्धार्थ त्याच्या हानी आणि लाभ होण्याचं काय करण म्हणून माझ्या वैखरी वाढीने न काढणं सारखं आहे तस बोल आणि न बोलणं सारखं आहे की मौना बोलणं आणि न बोलणं सारखं असल्या बोलणं व न बोलणं त्या न बोलण्याच न बोलणं म्हणजे न बोलण्याची जी कल्पना मौनाची जी कल्पना तीही आत्मस्वरूपाला प्राप्त झाली असल्या आता निर्वृत्तिकोरी परिपूर्ण एकमेव स्वरूप आत्माली उढारी विढळ महाराज मनतापर्यतः ज्यादाज्ञान प्रतिपादन केसंवेद्य पदाच वर्णन के पदाच वर्णन के एकमेवा द्वितीय सच्चिदानंदा स्वरूप पर ब्रह्मा स्वरूप जी वर्णन के वर्णनापेक्षा दशोपनिषेदांच जर चिंतन के विशेष वेगळं सांगितले असं नव्हे तर जे दशोपनिषदामध्ये प्रतिपादन केलं तेच मी या ग्रंथात प्रतिपादन केलेलं आहे दशोपनिषद सार असं जर आपण म्हणाला तरी ते योग्य होईल अशा प्रकारचं मी हे तत्वज्ञान आपल्याला प्रतिपादन केलेलं आहे इतकंच नव्हे तर दशोपनिषदामध्ये सुद्धा बराच वाढ विस्तार केल्याचं तुम्हाला दिसत असला तरी सुद्धा त्या सर्वच्या सर्व विस्ताराचं मुख्य तात्पर्य काय तर तात्पर्य परमात्म स्वरूप प्रतिपादन करणं देव प्रतिपादन करणं हरि प्रतिपादन एक एकमेवाय ब्रह्माचं प्रतिपादन करणं एवढंच आहे या व्यतिरिक्त त्याच कशामध्ये तात्पर्य नाही <coughs> म्हणून आपण विचारदृष्टीने पाहू लागलो तर ता त्याच अर्थात केवळ अद्वितीय ब्रम्ह प्रतिपादनातच आणि उपनिषदांचं तात्पर्य असल्या त्या आत्मस्वरूप विषयक असलेला जो बोध परमत्म विषयक जो बोध बोधा ने ही परमांवरूपा अद्वैय स्वरूपा सदा बुढ़ी दी वो बोध ही आत्मस्वरूप सदा विलीन अति थोड़क तत्पर्य वेदा जर विचार करू लगलो वेद हा शब्दी है बयाच व्याख्या है वेद अपा वेद भ्रम प्रमाद कर्णापाठ इत्यादी याबाबत दादानी एक स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे वेदा पौरुष नावाचा त्यात त्यांनी त्याचा बराच खुलासा केला प्रत्येकाची मतं त्याबाबतचे तिथे घेऊन त्याविषयीच्या व्याख्यानचा आणि अपुरुषयत्वाविषयी येणाऱ्या एकानेक शंकांचा विचार दादानी तिथे केलाय अर्थात त्या सर्व शंकांची अत्यंत समर्पक अशी उत्तर तिथे दिलेली आहे किंवा मानवी जीवनामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट ठरली पाहिजे कि आपण वागायचं कस आम्ही वागलेले बरोबर का चुकीचे कोणी सांगायचं असं सांगणार काहीतरी अंतिम प्रमाण असण्याची गरज आहे आणि ते प्रमाण पहिल्यांदा ठरवायला पाहिजे याला आधुनिक परिभाषेत बोलायचं झालं तर घटना काय पहिली गोष्ट तर मानवी जीवनाची घटना म्हणजे बी ती एकदा केली आहे ती अनाआधी कालापासून आत्तापर्यंत वाशीत पुढे राहणारी आहे ती नित्य स्वरूपाची आहे किंबहुना त्याच्यामध्ये आता पुन्हा सुधारणा नाही बिंतूक अशा पद्धतीची ती केलेली सुधारणा त्यावेळी की पूर्वी केलेलं काही चुकलं असेल तर पण पूर्वी केलेलं जे आहे जे लिहिलेलं आहे जी घटना आहे तीच बिंतूक असल्या आता त्याच्यात ता पुन्हा सुधारणा अशा प्रकारची ही वेद नावाची घटना आहे मंत ब्राह्मण असंही म्हटलेलं आहे किंवा धर्म आणि ब्रह्म अशा प्रकारच्या अतिंद्रिय वस्तूच्या निर्णयाच्या बाबतीत अतिंद्रिय अर्थ निर्णयाच्या बाबतीत श्रुतीच बलवान असल्या कारणाने धर्म आणि ब्रह्म त्यातल्या त्यात था। मुख्यतः याच प्रतिपादन करण्याच्या बाबतीत श्रुतीचं म्हणजेच वेदाचं निरंकुश प्रामाण्य आहे चाँ चाँ आता रोध करू शकत नहीं बहुना ही प्राबल्य नहीं, नहीं सर्व प्रमाणा प्रमाण प्रबल प्रमाण प्रबल प्रमाण्चान संपादन कराया पाजे कारण धर्म केवल शब्द एक गम्य है ब्रह्म ही केवल शब्द एक गम्य है अर्थात कालांतरा अंतकरणा योग्यतेनुसार ब्रह्मच प्रत्यक्ष होते ही एक गोष्ट विशेष लक्षाई वेदाने आपल्या मानवी हितासाठी काही उपदेश केलेले आहेत वेद हा सर्वज्ञ तुल्य आहे वेद हा निरपेक्ष रव आहे हा काही कोणाच्या अपेक्षेने प्रतिपादन करीत नाही तोंड पाहूनी प्रकाशू जेवी न करी चंडांशू अगदी त्याच पद्धतीने वेद कोणाच्या तोंडाकडे बघून याला आवडत का त्याला आवडत नाही का याला बोललं तर का वाटेल त्याला बोललं तर काय वाटेल हे श्रीमंत आहेत हे गरीब आहेत हे मोठे ज्ञानी आहेत हे अज्ञानी काही त्या वेदाच्या चित्रात असला कुठलाही प्रकार नाही तो कोणाला बघून सांगत नाही ज्यामध्ये आहे त्या हिताच तो, तो प्रतिपादन करीत असतो ही गोष्ट असा सर्व वेद। त्या वेदाने वास्तविक मुळात हा वेद पण शाखा वेदाने त्याचे चार प्रकार सांगे दुर्गवेद यजुर्वेद सामवेद अथर्व वेद असे वेदाचे चार प्रकार प्रतिपादन केले या वेदाने किंवा होत सगळ्या गोष्टींच बारीक सारीक स्वरूपाने सामान्य विशेष स्वरूपाने व त्याच्या वर्तमानकाली व भविष्यकाली होणाऱ्या परिणामाधिकांच्या सह प्रतिपादन केलेलं आहे मौलीच्या शब्दात बोलायचं झालं तर वेदू काय काय न बोले वेद यावत सर्व काही बोले काही शिल्लक न ठेवता बोले पूर्ण बोलणं का असल्या कारणाने वेदाने वेदामध्ये कर्माचं वर्णन आहे वेदामध्ये निष्काम कर्माचं वर्णन आहे वेदामध्ये उपासनेच वर्णन आहे सकाम उपासनेच वर्णन आहे निष्काम उपासनेचं वर्णन आहे वेदामध्ये ज्ञानाचं वर्णन आहे वेदामध्ये योगाधिकांचं वर्णन आहे अनेक साधन वर्णन वेदामध्ये लिहिलेलं असल्या कारणाने वेदाने या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला प्रतिपादन केले हिताचा उपदेश केलाय वेदाच्या विचारात प्रवृत्त झालेली अनेक शास्त्र आहेत शास्त्रकार आहेत त्या शास्त्रकारांनी आपापल्या परीने वेदाचं तात्पर्य काढण्याचा प्रयत्न पण केला आहे प्रे आणि आपापल्यापरीने शेवटी एक निर्वाळा देऊन ठेवलेला आहे की आमच्या मताने वेदात अमुक प्रतिपादन केलेलं आहे आमच्या मताने वेदात अमुक के प्रतिपादन केलेलं आहे असं प्रत्येकाने प्रतिपादन केलं आहे इतर शास्त्रकारांच्या विषयी दादानी पाचव्या तंगामध्ये अतिशय खुलासा केल्याचं आपण वाटलो नास्तिक आणि आस्तिक असे मिळून बारा शास्त्रकार आहेत त्यापैकी नास्तिकांचा विचार करण्याचं कारणच नाही का नास्तिको वेदनिंद का वेद्योले तो पाखांड त्याचे काळे असते ते असल्या कारणाने त्याचा विचार करायचा नास्तिकामध्ये सुद्धा प्रत्येक शास्त्रकारांनी या ना त्या रूपाने हरिला प्रतिपादन केले एवढं त्यांच्यामध्ये सारखे पण आहे सौ वेदी जाण साहे शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती या म्हण्यामध्ये सगळी साक्षात किंवा परंपरेने या ना त्या रूपाने हरिला गातातात एवढीच गोष्ट त्यांच्यामध्ये चांगली आहे समाधानाची गोष्ट काही आहे का हो म्हणजे एक समाधानाची गोष्ट आहे तर तो निर्णयाच्या बाबतीत तोंडे तोंडा न मिळेल पण ज्यावेळी अंतिम चेतन तत्व सांगायला पुरवृत्त झाले त्यावेळी मात्र सगळ्या शास्त्रकारांची एकवाक्यता झालेली आहे उदाहरण नै्यायिक ईश्वर मानतात नित्य ज्ञान कृती इच्छा इत्यादी होत नाही पण ईश्वर मानतात पूर्व देवता यज्ञांगभूतात तेही स्वतंत्र ईश्वर तत्वाच जरी प्रतिपादन करीत नसले तरी सुद्धा यज्ञांगभूत देवता म्हणून ते मानतात त्याचा अर्थच असा की या काही शास्त्रकारांच्या मध्ये उत्तर मीमांसक मानतातच मानतात त्याच्याबद्दल बोलायचं काही कारणच नाही <coughs> तेव्हा नैयायिक नहीं दोगे सांख्य, उत्तर हरित्व मानता ब्रम्हतत्व मानता चेतन तत्व मानता हि गोष समाधान की है तर्वी एक वक्त है बाकी सर्वतों से तो मिले अ तेव्हा आपल्याला त्या सर्व शास्त्राधिकांचं चिंतन आपल्याला करायचं तूर्त उपनिषदा करायचं असल्यामुळे वेदाचं चिंतन करायचं असल्याकारणाने वेदा उपनिषद वेदांतर्गतच असल्या कारणाने <coughs> एक वेदाचाच भाग असल्या कारणाने त्याचा विचार करणं आता तूर्त या माउलीच्या ओळी करता आवश्यक आहे त्यातही कर्मावर उपासनेवर आणि योगावर विशेष भर ठेवणारे जे लोक आहेत यांचा आग्रह असा असतो की वेद आपल्या बाजूने प्रतिपादन करतो अशी त्यांची प्रवृत्ती आहे दादानी असं दिलंय की तर्काला प्राधान्य देऊन त्याला श्रुती कुठे उपोद्लक आहे का असा शोध घेणारी ही सगळी मंडळी आमचं काय आहे श्रुतीला प्राधान्य देऊन त्याला कुठे तर्क अनुकूल आपल्याला सांगता येतो काय असा आपला विचार म्हणून तर्काला प्राधान्य देऊन श्रुतीची उपोद्लकता शोधणं हे इतर शास्त्रकारांचं काम आणि का, आपण श्रुतीला प्राधान्य देऊन त्याला कुठे तर्काची सहाय्यता मिळते का असं पाहणं हे आपलं काम अशा उभय पद्धतीने विचार चाललेला आहे असं आपल्याला दिसून त्याला एका शब्दामध्ये तर्क सतर्क म्हणता एकाला कुतर्क ते म्हणता तेव्हा असा हा आणि कुतर्काचा प्रवाह अनादिकालापासून चालू आहे तो आजच निर्माण झालाय असं समजायचं काही कारण नाही पूर्वीपासून हा वेद वाद आहे वेदाविषयी आणि एकंदर तात्पर्य विषय तेव्हा प्रत्येकाची प्रवृत्ती अशी आहे की मी सांगतो त्याच विषयाच वेद प्रतिपादन करतो तात्पर्य केवळ एकमेवाद्वितय ब्रह्म प्रतिपादनात आहे असं सांगितलेलं आहे चार सूत्र जर आपण पाहिलीत अथा तो ब्रह्मजिज्ञाचा जन्माध्यमन्वया या चतुस्थ्रीमध्ये व्यास मुनि संपूर्ण तत्वज्ञान प्रतिपादन कर प्रतिपादन कर आचार्य रूपा लिखा वेदापर्य ब्रह्म प्रतिपादना है व्यास मुनि सिद्ध के लिए अपने साधुसंत ही ती गोष सिद्ध के लिए वेदा ने यद्यपि शुभ सका कर्म ही प्रतिपादन के लिए शुभ कर्म प्रतिपादना ही सरते शेवटी तत्पर्य तर ते शेवटी तात्पर्य हेच की जीव हा अद्वितीय ब्रह्मस्थितीला पोहोचला पाहिजे अद्वितीय ब्रह्म हेच वेदाचं महा तात्पर्य आहे असं मुख्य वर्णन त्यात भागवतातला एक प्रसिद्ध श्लोक आहेत ोके व्यवाया मेषमध्यवा नित्या सुरना व्यवस्थित या नात्या क्रमापासून त्याने परावृत्त व्हावं आणि सरते शेवटी त्याने कृतार्थतेला प्राप्त व्हावं हा वेदाचा मुख्य मनोदय या वेद मनोदयाप्रमाणे वेदाच्या अभिप्रायाप्रमाणे वेदाच्या तात्पर्याप्रमाणे जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल की वेदाचं अंतिम तात्पर्य केवळ अद्वितीय ब्रम्ह आणि काही उपा उपासना आपल्या वृत्ती प्रभाकारामध्ये आपण खुलासा केलेला आहे आपण त्यातला अधिक वाढ विस्तार वाचायचा आपला वृत्तीप्रभाकर ग्रंथ वाचावा कदाचित कोणी म्हणेल तुम्ही जाहिरात देत आहे की तुमच्या समजुतीसाठी आहे कुणी म्हणाल वा तुमची प्रवृत्ती बहुतेक जाहिरात देण्यामध्ये ग्रंथ कपाकडे तरी सुद्धा हरकत नाही ग्रंथ कपणं हे आमचं अवांतर प्रयोजन आहे काय असं दे पण तू तु वाच्यामध्ये याचा विशेष खुलासा दिलेला आहे तेव्हा त्यातला ते काही अंश आपल्या पुढे मांडायचा तो असा की संपूर्ण वेद हा क्रियापरक आहे पुरुमिमांसकाचा अतिशय आग्रह त्यांचा असा आहे आमनायस्त क्रियार्थत्वात अनर्थक्यम अतदर्था नाम कुरुमिमांसकाचं असं म्हणणं आहे हीन का अनर्थक्य प्राप्त हो प्रतिपा कर प्रतिपादन करणर्थक्य सिद्ध वस्तु च वेद कभी प्रतिपादन कर वेद प्रतिपादन करते प्रति क्रिय प्रतिपादन कर त्यांचं म्हणणं क्रियापरक वेद असल्या कारणाने मौलीने का अगदी अर्धाली असा अनुवाद केलाय वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती म्हणती संसारी जे यज्ञ आगादिक कि जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर हे त्याचं थोडक्यात तात्पर्य आहे असं पूर्व मीमासकांचं मत आहे तेव्हा महाराज म्हणतात असं मत के कि केवळ सिद्ध वस्तू प्रतिपादनामध्ये वेदाचं कधीही तात्पर्य असणार नाही वेदाचं तात्पर्य ते प्रवृत्तीमध्ये किंवा निवृत्तीमध्ये न कलंजम भक्षयीत ज्योतिष्ठोमेन स्वर्ग कामो याचे ज्योतिष्ठोमेन स्वर्ग काम होत प्रवृत्ती आहे न कलंजम भक्षयीत न ब्राह्मण हंतव्या ब्राह्मण न हंत सगळ्या गोष्टींचा विचार केला म्हणजे न सुराम ते म्हणजे काही ठिकाणी विधी काही ठिकाणी निषेध काही ठिकाणी प्रवृत्ती काही ठिकाणी निवृत्ती प्रवृत्ती आणि निवृत्ती सांगणं हेच शास्त्राचं शास्त्रत्व आहे शास्त्राचं हे लक्षण आहे ह्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर वेदाचं तात्पर्य प्रवृत्तीत किंवा निवृत्तीत असलं पाहिजे वेद हा केवळ क्रियापरक आहे सिद्ध वस्तू प्रतिपादनामध्ये वेदाचं तात्पर्य असणार नाही सिद्ध वस्तूचं जर वेद प्रतिपादन करील अन्य प्रमाणाने विषय होणाऱ्या वस्तूचं प्रतिपादन करून वेदाला एका प्रकारे प्रामाण्य येईल असं कोरोमिमत आहे इतकं नाही त्याही पेक्षा बारकामानं सांगायचं ठरलं तर त्यांचं असं म्हणणं की काही सिद्ध वस्तूंचं प्रतिपादन केलेलं आहे वेदाने दही इत्यादी पदार्थांचं सिद्ध वस्तूंचं वर्णन केलेलं पण ते सिद्ध वस्तूचं प्रतिपादन सुद्धा केवळ क्रियेसाठीच केलेलं आहे त्या सिद्ध वस्तूंचं क्रियांग क्रियाच क्रिये उपांग म्ह तात्पर त्याच्यामध्ये मुख्य तात्पर्य केवळ कर्माण कदाचित उपनिषदाचा भाग घेऊन वेदांत शास्त्र करते वा व्यासमुनी वा त्यांचे अनुयायी त्यांना सेफ ठेवण्यासाठी कुणी कापे भाग हा केवळ तत्व ज्ञान आहे असं म्हणायला काय असं म्हणेल तर त्याचही पूर्वक उत्तर येतात उपनिषद तरी वेदातलीच ना वेदातच तो एक भाग आहे ना आमनाय क्रियात्वा त्या शब्दाचा अर्थ अथपासून येवचा सर्व वेद जर क्रियापरक आहे तर उपनिषद भागही केवळ क्रियापरक आहे मग त्यामध्ये जीव ब्रह्मक्य ज्ञानाचं प्रतिपादन केले ते का ते कशासाठी केलं तर त्याचं उत्तर त्यांचं असं आहे त्यांचं असं म्हणणं की त्यामध्ये जे काही जीवस्वरूपाच वर्णन असेल ते यज्ञ करता स्वरूपाचा हे वर्णन असं आपण समजा तिथे जे ब्रम्ह स्वरूपाचं वर्णन आले आलेलं आहे ते यज्ञांगभूत ज्या देवत आहेत त्यांचं ते वर्णन आहे आणि त्यात जे एकत्व प्रतिपादन केलेलं आहे ते एकत्व हे जे आहे आम्ही माष्पिता वाचम पुष्पितवाने मनुष्याची प्रवृत्ती व्हावी अरे तू जर तत्वज्ञान संपादन करशील तू जर परमार्थामध्ये प्रवृत्त होशील तर तू देवस्वरूपाला प्राप्त होशील अशी केवळ स्तुती आहे केवळ अर्थवादात्मक ही गोष्ट आहे असा त्यांच्या म्हणण्यात अर्थ <गण> अर्थवादा विषय बरात विचार है दादा ने तो ही विचार स्वतंत्र लिखला है कि हाँ अर्थवाद है कशा पद्धति ने है <गण> निंदा वचन कशा पद्धति चाहता <गण> नहीं निंदा निंदे तुम प्रवर्तु विधेयक वगैरह वगैरह है तो आपनेक ग्रंथा मध्य दादा ने लिहेला तो अपन अवलोकन करा कि अवलोकन के लिए गृह धरन घचार है तेव्हा त्यांचा म्हणणं की हा उपनिषदातला जो भाग आहे जीव ब्रत्व केवळ हे वचन आहे हे अर्थवादात्मक आहे प्रोचनार्थ रोचनार्थ फलश्रुती ही फलश्रुती ही केवळ रोचनासाठी मनुष्याची प्रवृत्ती व्हावी त्याला गोडी लागावी बाळबाळ करण्यात थोडक्यात म्हणजे वेद काय करतो बाळबाळ करतो बाळबाळ करतो म्हणजे बार तू शाळेत जा बर का म्हणजे मी घरी आल्यानंतर तुला गुळ देई जसं त्या मुलाला शिकवतो एवढं तू काम करणे असं म्हणायचं नाही ती बाळबाळ करते आणि असं बाळबाळ करून ती श्रुती सांगते असा अर्थ ही वचन सगळी सावक आहेत हातात म्हणण्याचा अर्थ आहे अर्थवादात्मक आहे असा त्याचा अर्थ आहे तेव्हा संपूर्ण वेद हा क्रियापूरक आहे प्रवृत्ती निवृत्ती शून्य अशा ब्रम्हनाच्या सिद्धवस्तूच्या प्रतिपादनात वेदाचं कधीही तात्पर्य असणं शक्य नाही असं मत या मताबद्दल अजून बराच खुलासा आहे आपल्याला शिरायचं नाही एकंदर त्यांचं तात्पर्य काय हे एवढं तात्पर्य आहे वेदा आधारही बोलतील पुन्हा म्हणतात काय आम्ही वेदाच्या आधार बोलतो आमच्या पदरचं काही नाही आणि केवळ कर्मप्रतिष्ठिती कर्म करणं हेच माणसाचं मुख्य कर्तव्य आहे असं ते प्रतिपादन करतात व्यासमुनी म्हणतात किंवा शंकराचार्य म्हणतात एकंदर व्यासमुनीच्या पासून तो थेट निळ्यांच्या पर्यंत दादांच्या पर्यंत आलेली सगळी मंडळी असं म्हणतात कि वेद हा प्रवृत्ती निवृत्ती शौन्य असलेल्या नित्यसिद्ध ब्रह्मवस्तूचं प्रतिपादन करतो त्याचं महा तात्पर्य केवळ आहे वेदाने कर्मप्रतिपादन केले आहे वेदाने उपासना प्रतिपादन केली आहे वेदाने पुष्कळ गोष्टी प्रतिपादन केल्या आहेत पण या सर्वांचं साक्षात किंवा परंपरेने तात्पर्य केवळ अद्वितीय प्रवृत्ती निवृत्ती शून्य नित्यसिद्ध वस्तूच्या प्रतिपादनात आहे आणि अनुभवामृताचं तर मुख्य तात्पर्य आहेच आपण दहा प्रकरण पाहिली ही दहा प्रकरण म्हणजे दहा उपनिषदाचे जणू प्रतिनिधी आहेत अशा प्रकारचे ही आणि प्रकरण या दाही प्रकरणाच्या द्वारे ज्ञानेश्वर माउली म्हणते आत्मा नित्यसिद्ध आहे नित्यसिद्ध अपय म्हणजे सहज अंगानेच नित्यसिद्ध आहे आणि अंगाने नित्यसिद्ध असलेल्या वेदाच देवाच प्रतिपादन वेदाने केलेलं आहे त्या देवाच प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय सु असंवेद्य म्हणून किंवा स्वयंप्रकाश म्हणून त्या परमेश्वराचंच वर्णन इथे केलेलं आणि हे या अनुभवामृताचं किंवा दशोपनिषदाचं महा तात्पर्य ज्ञानेश्वर माउली म्हणते मी या दहा प्रकरणांच्या द्वारे ज्या नित्यसिद्ध वस्तूचं प्रतिपादन केलं ज्या स्वयंप्रकाश वस्तूचं प्रतिपादन केलं सर्व प्रमाण अविषय वस्तूचं प्रतिपादन केलं तेच त्या दहा उपनिषदांचं मुख्य तात्पर्य असं या उभीत माऊली सांगते त्या उपनिषदांचा आपण विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट ज्ञात होती उपनिषदाविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने पुष्कळ प्रतिपादन केलं आहे सगळं आता आपल्याला सांगता येत नाही पण सुरुवातीलाच माउली एका ठिकाणी असं म्हणाले अति गौरवपूर्ण परिभाषेत आणि माऊली असं म्हणाले दश उपरी दशोपनिषदे उदारी ज्ञान मकरंदे यांचे उपनिषदांची संख्या चांगलीच मोठी आहे बर ती थोडी नाही पण त्यातल्या निवड मोठ्या मोठ्या मुख्य मुख्य गावांची नावं घ्यायची काय <laughs> असं जर केलं तर उपनिषदातली दहा उपनिषद ही मुख्य उपनिषद आहे ती सुद्धा संख्या काही थोडी नाही दहा म्हणजे सुद्धा काय दहा म्हणजे सुद्धा थोडी नाही हे सुद्धा चांगली मोठीच आहे त्या दहा उपनिषदांचा विचार करून माऊली म्हणते की या दहा उपनिषदांचा आपण विचार केला तर दान करण्याच्या बाबतीत अतिशय उदार आहे म्हणजे ही ज्ञानप्रधान आहेत यामध्ये ज्ञाना व्यतिरिक्त दुसरं काही सांगितलेलं नाही असं आरंभी ने माऊली म्हणते म्हणून दहाही उपनिषदांचं मुख्य तात्पर्य केवळ अद्वितीय प्रवृत्ती निवृत्ती शून्य सिद्ध नित्यसिद्ध अपयसा सहज सिद्ध असल्या स्वयंसिद्ध असल्या ब्रह्म प्रतिपादनात आहे असं महाराजांना म्हणायचं आता गुरु मीमांसकाच्या म्हणण्याप्रमाणे वेदामध्ये कर्माचं उपासनेच जे प्रतिपादन आलेलं आहे त्याचं आम्ही खंडन करीत नाही पण त्याची संगती सांगतो वेदामध्ये जो कर्म भाग आलेला आहे तो कर्माने मनुष्याने आपल्या अंतस्करणामध्ये असला मलनाचा दोष निवृत्त करावा म्हणून कर्माचं प्रतिपादन केले आहे उपासनेच प्रतिपादन केलेलं आहे पण उपासनेच प्रतिपादन अंतःकरणाची जी स्थिरता आहे ती स्थिरता व्हावी यासाठी त्याचं प्रतिपादन केलेलं आहे आणि त्याचं चित्त शुद्ध स्थिर स्वरूपाचं आहे अशा पुरुषाने श्रवण मन निधीसनाच्या द्वारे आधीच आत्मसाक्षात्कार संपादन करावा म्हणून ज्ञानाचं प्रतिपादन केलेलं आहे आणि ज्ञानाचं प्रतिपादन करण्यामध्ये मुख्य सर्व उपनिषदांचं तात्पर्य सर्व उपनिषदांचं तात्पर्य म्हणजे सगळ्या वेदाच तात्पर्य साक्षात किंवा परंपरेने तात्पर्य प्रवृत्ती निवृत्ती शून्य अशाला आणि तुम्ही शास्त्र म्हणत नाही आपलं समाधान त्यांना असा आहे उत्तर मी म्हणून सकाळचं कि शून्य अशा नित्यसिद्ध वस्तूच्या प्रतिपादनामुळे वेदाला अप्रामाण्य येत नाही का त्याच कारण आहे अप्रामण्य येतं ते कशणकोणत्या कारणाने येतं याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल कि त्याची काही कारण निराळे ज्या ज्ञानामध्ये काही फल असत ज्याच्यामध्ये काही पुरुषार्थ असतो ज्याची प्रवृत्ती सफल स्वरूपाची असते त्याला निरर्थक असं तुम्हाला म्हणता येत नाही जीव ब्रम ज्ञान आशो आशो हो सफलत। सफलत वाए, वाए। हे निरथक आहे कारण त्याला काही फल नाही त्याच्यामध्ये काही प्रवृत्ती नाही त्याच्यामध्ये काही निवृत्ती नाही असं तुम्ही म्हणता असं नसून याच्यामध्ये पुरुषार्थ सिद्ध होत असल्यामुळे अद्वैतनाला सफल सफलत्व आहे सार्थकत्व आहे त्याची सार्थता कोणीही हिरावून घेऊ शकत काय त्यात पुरुषार्थ आहे पुरुषार्थच आहे जीव ब्रम्मैक्य ज्ञानाने यचयावत प्राणी मात्रांना अपेक्षित असलेली जन्ममरण दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते हे त्याचं मुख्य फल आहे आणि हा त्यात पुरुषार्थ आमच्या या म्हणण्याचं जीव ब्रह्मज्ञानाच आणि सफलत्व याच ती सार्थ आहे अतिमृत्युमे ती वेधच प्रतिपादन करतो की त्या परमेश्वराला जाणून तम एव विदित्वा त्यालाच जाणून किंवा तम विदित्वैव त्याला जाणूनच म्हणजे एकदा साध्याचा निषेध केलाय एकदा साधनाचा निषेध केलाय कोणालाही जाणून परमा देव मृत्यूचं उल्लंघन होत नाही लोक म्हणतील का हो ज्ञानाने मोक्ष होतो म्हणजे हो होतो मग म्हणाले आम्ही उद्या जातो पण काय करतो संपादन करून आपण आपल्या मनाने कोणाच्या म्हणजे त्या परमेश्वराला जाणूनच म्हणजे परमेश्वरालाच जाणून परमेश्वरा व्यतिरिक्त एरती माईक दुःखाची जनिती इतरांना जाणून ही गोष्ट घडणार एरती म्हणजे परमात्मा व्यतिरिक्त असतील ती त्या परमार्थ परमेश्वर स्वरूपात वितरित असलेले जे जे काही अनात्मक पदार्थ असतील त्यांना जाणून ही गोष्ट घडणार नाही म्हणून इतर साध्यांचा निषेध केलायचा निषेध केलाय आता इकडे जर लावला तर त्याची पुनरावृत्ती केल्यासारखं होईल पण दुसरा एक स्वतंत्र आणि भाग वेदाने प्रतिभादा ना नान जंथा विद्यते अयनाय या मोक्षाला दुसरा मार्ग नाही म्हणून मार्गाचा निषेध अन्यत्र स्वतंत्र केलाय म्हणून परमेश्वरालाच जाणून व परमेश्वराला जाणूनच म्हणजे जर तू कोणती करू शकत आणि परमानंदाची प्राप्ती तुला घडणार नाही किंवा सिद्धवस्तूचा आविष्कार घडणार नाही आता त्या प्रकरणाला धरून बोलायचं झालं तर तेव्हा त्यासाठी म्हणून याला सफलत्व आहे सार्थकता आहे म्हणून तो मौलीने कसं लिहिले ही गुंफीसी अधिकी रुफी आहे ज्ञान जयाच्या हाती तोच समर्थमुक्ती यामध्ये कशाचा विचार आहे अन्य साधनांचा निषेध करून व्यावृत्ती करून केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो ज्ञानादेव तो गैवल्यम याला धरून हे ही भाषा नाय नाय याला धरून ही भाषा आहे आणि त्यालाच जाणून तमे व त्यालाच जाणून ही गोष्ट घडते नाही अन्य ज्ञानांचा निषेध केला इतर कोणाचं करून ही गोष्ट घडणार नाही म्हणून वेदाने सांगितल्याप्रमाणे त्याच साध्याला म्हणजे परमेश्वर साध्यालाच जाणून व जाणूनच म्हणजे इतर साधनांचा निषेध करून ज्ञान हे तर त्याच साधन आहे आणि ते चालणार नाही ते देवाच असलं पाहिजे माणसं काय करतात परमार्थ वा आपलं साध्य आपल्या मनाने ठरवतात पहिली चूक इथे परमार्थ न करणाऱ्यांची गोष्ट नाही विचार चालला हा विचार चाललाय परमार्थ करणाऱ्यांची आणि परमार्थ करताना साध्य आपल्या मनाने ठरवतात आणि त्या साध्याची जी साधन आहे ती सुद्धा आपल्या मनानेच ठरवतात आणि त्यांच्या अनुष्ठानाची पद्धती तीही आपल्या ता मनाने ठरवतात किंबहुना आपली स्वतंत्र अशी मनुस्मृती तयार करतात काय अशी स्वतःची मनुस्मृती तयार करतात आणि त्या पद्धतीने वागतात मग ह्याना कसं फल व्हावं वैदिक वेद प्रतिपादित संत पुरस्कृत अशा म्हणजे संत परिगृहित अशा साधनांचं अनुष्ठान करूनही काही उणी वाचली तर मनुष्याला निश्चित सध्याची प्राप्ती होत नाही आता हे जर सगळं मानवशास्त्र जर असं मोठ्या रूपानं काय वाढीस लागलेलं असलं तर मनोजन्य कल्पनांच्या प्रमाणित मनोवृत्तीच्या तालावरच नर्तन करीत आणि देवप्राप्ती करून घेण्याची हौस जर महूस जर कोणी करण्याचा प्रयत्न करीत तर त्याची उभ्या बाजारी फजिती होईल हे शक्य होणार नाही मनोमार्गे गेला तो येथे मुकला असं महाराजांनी स्वच्छ म्हटलेला आहे मनाची सहाय्यता पाहिजे ही गोष्ट खरी आहे त्याचा अर्थ सा आपण असं करू नये की मनाला येईल तर मनात उत्तम समाचार असं वागायला ता तर तसं चालत नाही बोवा तुला वाटेल तसा तुरे चालते त्याच्याने जमणार नाही बोवाला काय चाल आहे काय ताल रे सोडून चालतोय बोवा काय वाटेल तसा ता तू चाल रे म्हटल्या रो मग काय आता उधळेलच तो उच्छून खरं बने म्हणून तसं लत नाही वेदशास्त्र संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालण्याची आवश्यकता त्या मार्गाने चालणाऱ्या सुद्धा साधना अपुरीपणा असला साधना साधनानुष्ठानामध्ये काही चूक घडली साधनानुष्ठानामध्ये दीर्घकाल नसेल आदरबुद्धी नसेल इतक्यापैकी कुठले सातत्य नसेल तर त्यामुळे सुद्धा ती निश्चित वस्तू प्राप्त होणार नाही साध्यापर्यंत जाऊन पोहोचणार नाही जो, जो माणूस आपल्या मना मनामाणेच वागतो त्याला कसा होऊ शक्य आहे मनाची आवश्यकता म्हणजे काय संतांची संगती मनोमार्ग मग आकळावा श्रीपती येणे पंथे अर्थात संतांची वेदाची त्याला आवश्यकता आहे आणि मग आपला अनुभव हो पाहिजे तात्या गुरुजी दादा असं सांगत असत वेदशास्त्रामध्ये जे प्रतिपादन केले त्याचा आपल्याला अनुभव पाहिजे आपल्याला उपयोग आहे ठीक आहे आपल्या अनुभवाप्रमाणे चालेल आपला अनुभव वेदशास्त्राला कुठेतरी अनुकूल असला पाहिजे त्याला कुठेतरी वेदशास्त्राचं अनुमोदन असलं पाहिजे म्हणजे अनुभव पाहिजे आणि तो वे वेदानुमोदित असला पाहिजे आणि संत पुरस्कृत असला पाहिजे संत मान्य असला पाहिजे म्हणून संत मान्य वेदानुमोदित आपला असा अनुभव आणि ह्या तीन गोष्टी एकत्र आल्या म्हणजे समजायचे की आता बिनचुक ताळा या आता याच्यामध्ये पुन्हा घोटाळा नाही माणसं काय करतात कधी अनुभवावर बल देतात प्राधान्य देतात कधी वेधालाच प्राधान्य देतात किंवा कधी मनुष्याच्या कुणाच्या तरी वाक्याला प्राधान्य देतात आणि त्यामुळे होतं काय त्यामुळं सुसंगती म्हणून म्हणतात म्हणतो का सुसंगती म्हणून म्हणतात समन्वय म्हणून म्हणतात वे, वाक्यांचं तात्पर्य म्हणून ज्याला म्हणतात त्याच्यापासून ही माणसं दूर जातात कुठेतरी अशी भरकटत फिरतात आणि मोगीच वादिवाद करतात माझं मत बरोबर आहे तुझं मत बरोबर आहे कालाचा का अपव्यय करतात थोडक्यात सांगायचं म्हणून सूक्ष्म विचार केला असताना आपल्याला असं दिसून येईल की वेदाच महा केवळ अद्वैत तत्व प्रतिपादनात आहे त्या व्यतिरिक्त नाही करून चालणार नाही आपण केलेल्या अनुभवाला कुठेतरी वेदानुमो आपल्या अनुभवाला कुठेतरी संत पुरस्कृत असले पाहिजे म्हणून वेदानुमोदित संत पुरस्कृत अशी जर काही गोष्ट असेल तर मात्र हे शक्य आहे की आपला अनुभव योग्य मिळाल मग त्यावेळी टाळा असा आपला अनुभव असावा वेदा न ते प्रतिपादन केलेलं असावं आणि संतांनीही त्याचा अंगीकार केलेला असावा म्हणजे त्या अनुभवाला निर्बाध स्वरूप प्राप्त होत असं लक्षात ठेवा ते ज्ञान असलं ज्ञान आहे ते की आता त्याला अन्य कोणत्याही प्रमाणाने अप्रामाण तुम्हाला पुन्हा पश्चात अनुताप निर्माण होण्याची वेळ येणार नाही असा त्या म्हणण्यात अर्थ आहे तेव्हा वेदाने एवढं सगळं प्रतिपादन करून त्याच तात्पर्य मुख्य काय आहे तर सकल दुःख निवृत्ती व्हावी हे त्यातलं मुख्य तात्पर्य सत्र निवृत्ती होणं ज्ञानाने प्राप्त होतो म्हणून याला सफलत्व आहे याला निरर्थकता अशी कुठेही नाही असं त्याचं पहिलं समाधान दुसरी गोष्ट आपल्या मनाने साध्य न ठरवता साधन न ठरवता वेदानुमोदित संत पुरस्कृत अशा साध्याता व साधनाचा अवलंब करून अर्थात तसा साध्याचा निश्चय करून साधनानुष्ठान करायला आपण जर प्रवृत्त झालो तर आपल्याला निश्चित प्राप्ती होईल त्यातही शास्त्र लक्षणाविषयी म्हणण्यास कि जे प्रवृत्ती सांगतं निवृत्ती सांगतं त्यालाच आम्ही आणि शास्त्र म्हणतो त्याचं उत्तर आपल्या शास्त्र कराने असं दिले शास्त्र याची व्याख्या तीच आहे असं नाही शास्त्राची दुसरी व्याख्या अशी आहे हित शासनात शास्त्र मुच्यते हिताचं शासन हिताचा उपदेश करणाराही शास्त्र ही, ही दिली समजण्यात सर्व प्राणी मात्रांचं हित स्वरूपाचं असलेलं जे ब्रह्म ते प्रवृत्ती निवृत्ती शून्य आहे ते नित्यसिद्ध आहे ही गोष्ट खास तरी पण त्याच्या प्रतिपादनाने त्याच्या प्राप्तीने अर्थात त्याच्या आविष्काराने नित्यसिद्ध असलेल्या वस्तूच्या आविष्काराने मनुष्य असा एक विचार आहे कि अप्रामाण्य आणखी कोणत्या कारणाने इतर प्रमाण सापेक्षत्वामुळे व बाधित त्याचा जर आपण विचार केला तर वेदाने ज्या निर्गुण ब्रह्माचं प्रतिपादन केलेलं आहे ज्या एकमेवाय ब्रह्माचं प्रतिपादन केलेलं आहे त्या ब्रम्ह प्रतिपादनामध्ये कोणत्याही प्रमाणाला आपण भेटा आपल्या नऊ प्रमाणापर्यंत किंवा सहा प्रमाणापर्यंत एक कि एकाही प्रमाणाला परमात्मा विषय होतो आणि कोणत्याही प्रमाणाला विषय न होणाऱ्या परमेश्वराचं प्रतिपादन फक्त वेग बाकी कोणी प्रतिपादन करू शकत प्रत्यक्षाची मर्यादा था फार थोडी आहे उगीच माणस प्रत्यक्षावर भर ठेवून आपल्याला एवढं दडपण्याचा प्रयत्न करतात ते विचारू नका ते म्हणतात सर आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय आम्हाला डोळ्याने बघितलंय तुमचं म्हणणं आम्हाला डोळ्याने दाखव कुठे देवा म्हणजे अगदी देवापासून सुरुवात करायची होतो फार थेट कुठपर्यंत तुम्हाला जाता येईल तिथपर्यंत अगदी सामान्य व्यवहारापर्यंत लोकांचं म्हणणं काय की आम्हाला डोळ्याला दिसलं पाहिजे आम्हाला प्रत्यक्ष दिसलं पाहिजे प्रत्यक्ष अनुभव काय अरे तुझा प्रत्यक्ष अनुभव बाधित आहे कसं चाललेलं अनुभवावरच बोलायचं ठरलं महाराज म्हणतो अनुभव काय त्याच्या दोष कधी अनुभव प्रमाण दोषानं कधी प्रमेय दोषानं तर कधी प्रमातृत्व दोषाने आणि दोष दूषित असल्या त्या अनुभवाला भ्रमत्व येत असतो नुसता अनुभव आहे म्हणून चालत नाही असे अनुभव चुकीचे असतात आपल्या तोरता असतात एवढंच सांगायचंय की अनुभव आहे म्हणण्यात काय कोणत्याही प्रमाणाला परमात्मा विषय होत नाही ही, ही गोष्ट खरी आहे प्रत्यक्ष प्रमाणाची मर्यादा एवढी सीमित आहे ते इतकं तोकडं लंगड लुळ पांगळा आहे की एक सामान्य टाकणी समोर धरली तर तिच्यातला एक भाग असा असतो की तो नजरे आड असतो आणि तो दिसत नाही तो आपल्याला ना अनुमानाने मानावा लागतो म्हणजे एका सामान्य टाचणीचं ज्ञान करून देण्यासाठी जे प्रत्यक्ष प्रमाण लंगड पडत मर्यादित असतं ते प्रमाण अंतिम साध्य स्वरूप असलेल्या परमेश्वर स्वरूपाला प्रकाशित करील काय की रूप लिंग हेतु व्याप्ती हेतू इत्यादीप्ती हेतु याची गरज आहे तो ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सादृश्य नाही त्याच्या ठिकाणी लिंग व्याप्ती इत्यादी काही नाही त्यामुळे अनुमानाचाही तो विषय होत नाही अर्थापत्तीचा विषय होत नाही उपमान प्रमाणाचाही विषय होत नाही परमात्मा भावरूप असल्या कारणाने अनुपलब्धीचा विषय होतो म्हणजे कोणत्याही प्रमाणांची त्याच्यामध्ये प्रवृत्ती नाही त्यामुळे पण वेदाला ब्रम्ह प्रतिपादनामध्ये कोणाची आवश्यकता नाही ब्रह्माचं प्रतिपादन करतो की धर्म ब्रम्ह प्रतिपादनामध्ये वेद अन्य कोणत्याही प्रमाणाच्या अपेक्षा ठेवीत नसल्या इतर प्रमाणा सापेक्षामुळे येणार जे अप्रामाण्य ते आमच्या या उपनिषदाला किंवा वेदाला येत नाही कोणाचीही अपेक्षा न बाळगता स्वतंत्र रीतीने आणि वेद देवाचं प्रतिपादन करत म्हणून इतर प्रमाणांच्या कडून येणार सापेक्षत्वामुळे येणार इतर प्रमाण निर्माण होणार अप्रामाण्य या वेदाच्या बाबतीत नाही म्हणून अप्रामाण्याची शंका पूर्वपक्षाने अर्थात पूर्वनिमोसकाने घेतलेली चुकीची आहे बरं बाधितार्थ विषयकत्वाच्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर वेदाने ज्या गोष्टीचं प्रतिपादन केले म्हणजे ज्या ब्रह्माचं प्रतिपादन केले ते ब्रह्म त्रिकाला आहे स्वरूपाच प्रतिपादन करीत असल्या कारणाने त्यामुळे ही त्याला आणि अप्रामण्य येण्याची शक्यता नाही संभवत नाही अगदी तुम्हाला खर सांगायचं आपण बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे कि हे त्रिकाला बाधितत्व इतकं प्रबल स्वरूपाचं आहे ब्रह्माचं की परमेश्वरा व्यतिरिक्त सर्व पदार्थांचा विनाश सगळे पदार्थ उत्पत्ती विनाशील आहे एक परमात्मा आहे की अनुत्पन्न स्वरूपाचा आहे अनादि आहे अनंत स्वरूपाचा आहे निरंश स्वरूपाचा आहे सत्सामान्य स्वरूपाचा आहे व्यवहारात सत्यतेचा जर आपण विचार केला नित्यतेचा जर विचार केला तर त्या नित्यतेमध्ये बरेच प्रकार आहे बरेच प्रकार काय मुख्यतः दोन प्रकार आहे एक परिणामी सत्य आणि एक कुटस्थ सत्य किंवा नित्य म्हणा परिणामी नित्य आणि कुटस्थ नित्य हे परिणामी नित्य जे पदार्थ आहेत त्यात एक बारकावा असा आहे की काही पदार्थ प्रवाह रूपाने नित्य काही पदार्थ प्रवाह रूपाने नित्य अगदी तुम्हाला सांगायचं पाण्याचं उदाहरण आपलं नेहमीच ठरलेलं आहे आपण काय म्हणतो पहिली गुडी मारली दुसरी बुडी मारली त्याला विचारलं पहिली बुडी मारली मार इंद्रायणीत दुसरी बुडी कुठे म्हणली त्याच इंद्रायणीत म्हणतो त्याच कशी इंद्रिय पहिल्या ज्या इंद्रायणीमध्ये तू बुडी मारलीस ती इंद्रायणी समुद्राला पोचली पावल्या औषध खाणाऱ्याच उदाहरण दिले दादा ते मी औषध खातोय तेच म्हणजे ते तर काल पोटात गेलं पचलं तेच कसं खातोय ते नाही म्हणला मग तत्सदृशमुळे सदृश्यतेमुळे जसा ते काय असा भ्रम हवा त्याचा आता फारसा फुलासा करीत नाही तो दृष्टांत होऊन गेलाय केवळ सादृश्यामुळे तेच आहे असा भ्रम व्हावा त्याच पद्धतीने वेगा विषयामुळे नित्यतेचा भ्रम मनुष्याला होत नाहीतर हे पदार्थ नित्य नेते प्रवाह रूपाने नित्य आहे पहिला जातो दुसरा पण पहिला केव्हा जातो त्याची जागा दुसरा केव्हा घेतो हे आपले लक्ष येत नसल्या कारणाने आपलं ध्यान आता ध्यानच आहे त्यामुळे आपल्या ध्यानात ती गोष्ट येत नसल्या कारणाने त्या पदार्थाच्या ठिकाणी नित्यतेची भ्रांती होते याला म्हणायचं काय प्रवाहरूपाने नित्यता संसार वृक्षाला अवय म्हटले ते म्हटलेला आहे वेगाशयामुळे त्याला वाटत असत म्हणून त्याला अव्यय म्हटलं वास्तविक तो अव्यय नाही तो क्षणविनाशी आहे पण क्षणविनाशी असलेल्या पदार्थालाही नित्यता द्यावी लागते त्याचं कारण प्रवाह हो म्हणून अगदी त्याच पद्धतीने काही नित्यता अशी आहे की जी परिणामी आता आकाशाला नित्यत्व आहे परिणामी नित्यत्व हे कायम राहणार आहे दीर्घकालपर्यंत रह। दीर्घकालपर्यंत म्हणजे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत तो हे राहणारे असल्या कारणाने परिणामी नित्यत् आकाश काही बदलत नाही दर पावलं पावले काय आकाश काही पावलं पावले बदलत नाही आणि वेगातिशय फार आहे इतर पदार्थ इतर पदार्थांच्या मनाने पंचमहाभूतांचा जर आपण विचार केला थोडक्यात लक्ष ठेवे पंचमहाभूत ही सगळी सृष्टी आणि त्यातली पंचमहाभूत जी आहेत ती मुख्य कारणरूप असलेली प्रवाहरूपाने नित्य पंचमहाभूत ही परिणामी नित्य आहेत त्यात सुद्धा आणखी गंमत संगू कौतुक त्या नित्ये सुद्धा एक दुसरी नित्यता अशी की जी सापेक्ष नित्यता आहे त्या नित्यतेला सापेक्षता फार आहे सापेक्ष नित्यता म्हणजे अशी आहे की घट नित्य आहे घट नित्य आहे पण घट कोणाच्या मानाने नित्य आहे त्याच्यापेक्षा जो पदार्थ नित्य त्या मानाने नेते किंवा घट हे कार्य आहे कार्य असल्या कारणाने ते अनित्य आहे पण घटाची कारण असलेली जी मृत्यिका ती नित्य आहे पण कोणाच्या घटाच्या सापेक्ष नित्य आहे घटाच्या सापेक्ष सूक्ष्म आहे घटाच्या सापेक्ष ती व्यापक आहे पण मातेच कारण जे पाणी त्याचा जर आपण विचार करायला लागतो तर पाण्याच्या दृष्टीने मृत्यिका कार्य असल्या पुन्हा पुन्हा ती अनित्यच आहे तिच्या त्या मानाने पाणी नित्य आहे त्याच्या मानाने म्हणजे अधिक आहे आत्ताचे लोकही ही गोष्ट नाकारीत नाही किंवा नाकारू शकत नाही त्याच्यापेक्षा आपण पाहिलं तर पाण्याचंही कारण जर पाहू लागलो तर अग्नीकडे आपण बघायला लागलो म्हणजे अग्नी पाण्याच्या सापेक्षतेने सूक्ष्म आहे असपेक्षतेने तो सत्य आहे पाण्याच्या व्यापक आहे त्याही पेक्षा व्यापक आहे त्यापेक्षा आहे म्हणजे ही सापेक्षा सत्याचा आपली सुद्धा तुम्ही पार्थ्याने चिंतन करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली सुद्धा सत्याचा ही सापेक्ष आहे आपल्या जीवनाचा आपण विचार करा आपलं जे अस्तित्व आहे ते सुद्धा सापेक्ष आहे हे मीज माशी आहे त्या मीज माशीच वर्णन केलं आहे फक्त तीन तासात कमीत कमी, कमी पाच हजार जन्म देते लक्षात ठेवायचं हे तीन तासामध्ये ते ती, मीज मासी जन्माला येते ते चार पाच हजाराला जन्म देते म्हणजे आत्ती जायते वर्धते तीन तासामध्ये तासा तास किती हा बारा ते रात्री चोवीस तर चोवीस तासाचा आपला दिवस रात्र आहे त्यातले एक बारा तास घ्या दिवसाचे तर बारा तासामध्ये त्यांच्या किती पिढ्या होतात मीज मासेचा विचार करायला लागलो अमर आहोत पण तिच्या पेक्षा झाल्या ठेवायचं तिच्या पेक्षा आपण ब्रह्मदेव आहे तिच्या अपेक्षेने आपलं आयुष्य मोठा आहे आपलं आयुष्य मोठा आहे असं म्हणायचं कारण नाही अशी गोष्ट सांगतात मला काही माहित नाही तुम्ही बारकाव्याने बघा तिथे आता सांगत असे म्हणायचे ब्रह्मदेव ते नदीकाठी राहतो आणि नदीवरून स्नान करून निघाले